लुकाने लिहिलेले शुभवर्तमान लूक आध्या एक पुष्कळ लोकांनी आमच्यामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांची नोंद करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याच गोष्टी लिहिल्या ज्या आम्हाला काही इतर लोकांकडून समजल्या होत्या या लोकांनी त्या गोष्टी सुरुवातीपासून पाहिल्या होत्या आणि देवाचा संदेश लोकांना सांगून त्याची सेवा केली होती फिला महाराज सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टीचा काळजीपूर्वक अभ्यास मी केला आहे म्हणून मला असे वाटले की या सर्व घटनांविषयी आपल्याला व्यवस्थित माहिती लिहावी हे मी यासाठी लिहित आहे की जे काही तुम्हाला शिकविण्यात आले ते खरे आहे हे तुम्हाला समजावे येहुद्याचा राजा हेरोद याच्या दिवसात जखरा नावाचा एक याजक होता तो अबियाच्या याजक कुळातील होता त्याला एक पत्नी होती ती आवरणाच्या वंशातील कन्यापैकी होती तिचे नाव अलिशिबा होते दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात काटेकोर होते परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलिसिबा वांज होती आणि शिवाय दोघेही फार म्हाते झाले होते जेव्हा जखरेच्या गटाची मंदिरात सेवा करण्याची वेळ आली आणि त्यावेळी तो तेथे देवाचा याजक म्हणून सेवा करीत होता याजकाच्या प्रथेप्रमाणे मंदिरात देवापुढे धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली जेव्हा धूप जाळण्याच्या वेळी सर्वजण बाहेर जमून प्रार्थना करीत होते तेव्हा देवाच्या दूताने त्याला दर्शन दिले देवदूत धूप जाळण्याच्या वेधीच्या उजव्या बाजूला उभा होता जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याला भीती वाटली देवदूत त्याला म्हणाला जखरिया भिवू नको कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी आलिशिबा ईद पासून तुला मुलगा होईल तू त्याचे नाव योहान ठेव तो तुला आनंद आणि सुख देईल त्याचा जन्म होईल तेव्हा पुष्कळ लोक आनंदित होतील देवाच्या दृष्टीने तो महान होई, त्याने कोणतेही कडक पेये किंवा मध्ये पेऊ नये आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्मेने भरलेला असेल आणि तो पुष्कळ इस्राइल लोकांना प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल यहान स्वतः देवापुढे चालेल तो इलियाप्रमाणे समर्थ होईल जो आत्मा होता तो त्याला असेल तो वडिलांची अंत करणे वळवी आज्ञा न मानणाऱ्यांना तो धार्मिकतेकडे नेल प्रभू साठी लोकांना तयार करण्यासाठी तो या गोष्टी करील मग जखऱ्या देवदूताला म्हणाला हे खरे आहे हे मला कसे समजेल कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नी सुद्धा वृद्ध झाली आहे आणि देवदूताने उत्तर दिले तो म्हणाला मी गॅब्रियल आहे मी देवाच्या समक्षते मध्ये उभा राहतो आणि मला तुझ्याशी बोलायला व तुला ही सुवार सांगायला पाठविण्यात आले आहे पण हे लक्षात ठेव तू मुका राहशील हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही कारण माझे शब्द जे योग्य वेळी खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाही लोक जखऱ्याची वाट पाहत होते आणि तो मंदिरात इतका वेळ का राहिला याचे त्यांना ते नवल वाटत होते जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याला त्याच्याशी बोलता येईना मग त्यांना जाणीव झाली की मंदिरात त्याने दुष्टांत पाहिला आहे तो त्यांना खुना करीत होता परंतु बोलू शकत नव्हता मग असे झाले की त्याच्या सेवेचा कालावधी संपल्यानंतर तो घरी गेला काही काळानंतर त्याची पत्नी अलिसिबा गरोदर राहिली आणि पाच महिने तिने स्वतः एकांत एक वास्पत करला ती म्हणाली शेवटी आता प्रभूने मला या मार्गाने मदत केली आहे लोकांमध्ये माझी लाज राखण्यासाठी त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली अलिसिबाच्या सहाव्या महिन्यात देवाने गबियल दूताला गालेलातील नाश्रेत गाय पाठविले योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती तिच्याकडे गब्रियला पाठवण्यात आले येफ हा दाविदाच्या घराण्यातील होता तिचे नाव मरिया होते गब्रियल तिच्याकडे आला आणि म्हणाला अभिवादन तुझ्यावर कृपा झालेली आहे प्रभू तुझ्या आहे परंतु या शब्दाने ती अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली देवदत्त मनाला मरिये भिऊन देवाने तुझ्यावर कृपा केली आहे ऐक तू गरोदर राहशी आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव तो महान होईल वो त्याला सर्वोच्च देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पिता दाविद याचे सिंहासन देईल याकोबाच्या घराण्यावर सर्व काळासाठी तो सत्ता चालवी त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही तेव्हा मर्या दुताला म्हणाली मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल देवदूत तिला म्हणाला पवित्र आत्मा तुझ्यावर ये। आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करी जे पवित्र बा जन्म देवा दे तुझी नातेवाईक अलिशी धरी जरी वांदी तरी ती वो ग पोटी पुत्र है जा ते स्त्री की तुला मूल होना नहीं तिला आता सहावा महीना है कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही मरिया म्हणाली मी प्रभूची दासी आहे आपण म्हणाला तसे माझ्या बाबतीत घडो मग देवदूत तिला सोडून गेला त्याच वेळी मरिया तयार झाली आणि लगेच येऊदियाच्या डोंगराळ भागातील एका गावी गेली तिने जखरेच्या घरात प्रवेश केला आणि अलिसिबेला अभिवादन केले आणि असे झाले की जेव्हा अलिसिबेने मरियेचे अभिवादन ऐकले तेव्हा तिच्या पोटातील बालकाने उडी मारली आणि अलिसिबा पवित्र आत्म्याने भरून गेली ती मोठ्या आवाजात बोलली सर्व स्त्रियांमध्ये तू अधिक धन्य आहेस तुझ्या फोट फळ धन्य आहे परंतु माझ्या बाबतीत अशी कोणती गोष्ट घडली कि माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे कारण तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानी पडता क्षणीस माझ्या पोटातील बाळाने आनंदाने उडी घेतली प्रभू तुला ज्या गोष्टी घडतील असे सांगितले त्यावर तू विश्वास ठेवलास म्हणून तू धन्य आहेस आणि मर्या म्हणाली माझा आत्मा प्रभूची स्तुती करतो माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी व्हायली होय येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील कारण सर्व समर्थाने माझ्यासाठी महान कृत्य केली आहेत त्याचे नाव पवित्र आहे जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर तो पिढ्या न पिढ्या दया करतो त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले गर्वि लोकांना त्यांच्या बडाई कोण सत्ताधी सिंहासनावरून खाली आणले आहे आणि नम्र जणांना त्याने उंच केले आहे त्याने भूकेलेल्या उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे त्याचा सेवक जो इस्रायल याला मदत करण्यास तो आला आहे त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे अब्रहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो मरिया अली शिबे बरोबर तीन महिने राहिली आणि मग ती तिच्या घरी परत गेली अली तिचे मुल होण्याची वेळ आली तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला तिच्या शेजाऱ्यानी व नातेवाईकांनी ऐकले की देवाने तिच्यावर मोठी कृपा केली आहे ते तिच्या आनंदात सहभागी झाले मग असे झाले की आठव्या दिवशी मुलाची सुनता करण्यासाठी ते आले ते त्यांच्या बापाचे जे नाव होते तेच म्हणजे जखऱ्या नाव ठेवणार होते पण त्याची आई म्हणाली नाही त्याला युवान असे म्हणावे ते तिला म्हणाले तुझ्या कोणत्याच नातेवाईकाचे नाव ते नाही ना नंतर त्यांनी त्यांच्या वडिलांना खुने विचारले त्याला कोणते नाव ठेवायचे आहे त्याने लिहिण्यासाठी पाठी मागितली आणि लिहिले त्याचे नाव यव्हान आहे त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले लगेच त्याचे तोंड उघडले आणि त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाची स्तुती करू लागला सर्व शेजारी भयभीत झाले आणि येऊद्याच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलत होते ज्या कोणी हे ऐकले त्या प्रत्येकाने याविषयी नवल केले ते म्हणाले हे मूल पुढे कोण होणार आहे कारण देवाचा वरद हस्त त्यांच्यावर होता मग त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला गेला त्याने भविष्यवाणी केली तो म्हणाला प्रभू इस्राचा देव धन्यवादित असो कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास व त्यांना मुक्त करण्यास आला आहे त्याने आमच्या साठी आपला सेवक दावी सामर्थ्य देव म्हणाला की मी असे करीन त्याच्या पवित्र भविष्य वाद्यांकर्वी तो हे बोला व ते फार वर्षापूर्वी होऊन गेले जे आमचे शत्रू आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्या पासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हाला दिले आमच्या पूर्वजांवर केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्रहाम याच्याशी घेतली ती अशी की तो आम्हाला शत्रूच्या सामर्थ्यापासून मुक्त करी अशा साठी की आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करू शकू त्याची अशी इच्छा होती की आम्ही त्याच्या धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे मुला आता तुला सर्वोच्च देवाचा संदेशा म्हणती प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या प्रभू पुढे चालशील कारण तू प्रभू त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पाप क्षमा मिळून तुमचे तारण होई, हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील कारण देवाच्या हळूवार करुणेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडे व मरणाच्या दाट छायेस जे जगत आहे त्यांच्यावर प्रकाश येईल आणि शांतीच्या मार्गावर आमच्या पावलांना मार्गदर्शन करी। अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला इस्रायल लोकांना प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला